वाल्मिकांड सर्ग सत्तावन राम दक्षिण तीराकडे गेला तेव्हा सुमंत्राशी बराच वेळ दुःख व्याकुळ वे गो गोहाने गोष्टी केल्या आणि तो आपल्या घरी गेला प्रयागाला भरद्वजनच्याकडे जाणे आणि तेथे त्यांचे स्वागत होणे आणि तेथून पर्वतापर्यंत त्यांचे जाणे हे सर्व तेथे असलेल्या लोकांनी पाहिले होते गोहाने निरप दिल्यानंतर सुमंत्र आपले उत्कृष्ट घोडे जोडले आणि तो अत्यंत उदास मनाने नगरीला सायंकाळच्या सुमारास तो सारथी अयोध्येला जाऊन पोहोचला तेव्हा ते त्याला उदासवाने दिसले लोक आहेत की नाहीत अशी वाटणारी ना लोकांचा आवाज कानी न पडणारी ती नगरी पाहून अत्यंत खिन्न होऊन आणि शोकाचा आवेश सहन न होऊन आणि शोकरी हत् पुढारी यांच्यासह जळून तर गेली नाही अशी चिंता घोड्यांच्या सहाय्याने तो सुत नगरद्वारापाशी आला आणि लगेच त्यांनी नगरात प्रवेश केला सुमंत्राच्या बरोबर आणि मागे धावत पळत जाणारे शेकडो हजार लोक विचारू लागले राम कुठे आहे सांगितले गंगेपाशींनी रामाचा निरप घेतला त्या धर्मपरायण महात्म्याची अनुज्ञा मिळताच मी परत आलो ते, ते गंगापार गेले हे समजताच लोकांची मुखे अश्रूपूर्ण झाली अरे रे झित असू असा उसाचे टाकीत ते आक्रोश करू लागले घोळक्या घोळक्याने उभ्या असलेल्यांचे बोल त्याला ऐकू येत होते संपले आता राम आम्हाला कसला दिसतो दान यज्ञ आणि विवाहाच्या वेळी व समाजाच्या उत्साहप्रसंगी आमच्यामध्ये राम आम्हाला पुन्हा कधी दिसणार नाही आपल्या या लोकांना काय योग्य आणि काय आवडते काय सुखाचे याचा विचार करून राम पित्याप्रमाणे नगराचे पालन करीत होता बाजाराच्या मधून जात असताना खिडक्यात उभ्या असलेल्या स्त्रिया रामाकरताच शो करीत होत्या त्यांचे व्यथेचे उद्गार त्यांच्या कामी पडत होते तो सुमंत्र आपले तोंड लपवून राजमार्गाच्या मधून वाट काढून राजा दशरथ जे ठेवता त्याच भवनाकडे गेला रथातून उतरून तो चटकन राजभवनात आणि लोकांची गर्दी झालेल्या सात कक्षा त्यांनी पार केल्या उंच उंच हवेल्या सात सात मधली वाडे मोठ मोठमोठे प्रासाद यावर उभ्या राहिलेल्या स्त्रियांनी त्याला पाहिले आणि राम नाही असे बघतात दुखाने त्यांच्यात हा हा कर डबडबलेल्या अश्रुने भरलेल्या आपल्या दीर्घाने विमान डोळ्याने एकमेकीकडे त्या पाहुलत न्या त्यांचे दुःख त्यांना अनावर झाले होते हे उघडच पुढे त्या प्रासादातून दुसऱ्या प्रासादाकडे येणाऱ्या दशरथाच्या शोकाकुल स्त्रियांचे आपापसातील आप कुजबुसने त्याच्या कान रामाला घेऊन हा सुत बाहेर गेला आणि रामा विना येथे आला आक्रोश करणाऱ्या कौशलेला आता काय सांगणार सगळे बंद तोडून पुत्र निघून गेल्यानंतर जे कौशल्या जगते आहे ते आम्हाला कठोर वाटते खरोखर हे जगणे सुखाचे नाही राज्रियांचे हे तथा यथातथ्य असणारे उद्गार ऐकून सुताचे दुःख अधिकच भडकले तशा एकदम गृहात शिरला आठव्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर पांढरड पिवळ्या वर्णाच्या पुत्र शोकाने मात झाले राजा दीन आणि विवळ होऊन पडलेला त्याला दिसला बसलेल्या राजापाशी जाऊन त्याला वंदन करून सुमंत्र राम जे काही बोलला होता ते सारे सांगितले ते मुकाटने राजाने ऐकले आणि तो रामाच्या शोकाने पीडित असल्याने मन ठिकाण न राहून बेभान होऊन खाली भूमीवर पडला राजा मूर्छित झाला म्हणताना सारे अंतपूर दुःखाने हल्ले राजा भूमीवर पडताच हात वर करून अंतपुरातल्या स्त्रिया आक्रोश करू लागले पण कौशल्य सहाय्याने पडलेल्या पतीला उठवले आणि ती त्याला म्हणाली हे महाभागा त्या महाकर्म करणाऱ्याकडून वनवासाहून हा दूत आला आहे त्याच्याशी तुम्ही का बरे बोलत नाही राघवा हा अन्याय करून आता तुम्ही लाजेने तोंड फिरवता उठा तुमचे भले असू शोक करण्यातून काही लाभ होणार नाही देवजीच्या भयामुळे भरून गेलेली कौशल्या महाराजांना म्हणाली आणि बोलता बोलता असवेगळे ते एकदम भूमीवर पडले विलाप करीत भूमीवर अशा रीतीने पडलेल्या कौशल्यला आणि पतीला पाहून आसपास जमलेल्या सगळ्या स्त्रिया रडू लागल्या अंतपुरात उठलेला तो कल्लोळ पाहून वृद्ध तरुण सगळी माणसे आणि स्त्रिया रडू लागल्या पुन्हा ते अंतपूर सारे दुःखाने भरून गेले अयोध्याकांडाचा सत्तावनवा सर्ग समाप्त